अध्याय एकोणतीसावा रासिलेचा प्रारंभ श्रीशुक म्हणतात शरद ऋतूतील पौर्णिमेची रात्र होती मोगरा वगैरे सुगंधी फुले उमललेली होती ते पाहून भगवंतांनी योगोमायेचा आश्रय करून रासक्रीडा करण्याचा संकल्प केला त्याचवेळी फार दिवसांनी भेटलेल्या पतीने प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा त्याप्रमाणे चंद्रमा पूर्व दिशेचे मुख्य आपल्या शीतल किरणरुप कराने उदयकालीन रंगाने तांबूस करीत आणि चराचराचा ताप करीत उदयाला आला, आला। श्रीकृष्णाने ताज्या केशरासारखे लालसर आणि लक्ष्मीच्या मुखकमलासारखे मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या कोमल किरणानी व्यापलेले वृंदावन पाहिले आणि वेणूवर व्रजसुंदरींना प्रिय असणारे गीत वाजवण्यास सुरुवात केली श्यामसुंदरांनी ज्यांचे मन आधीच आपल्या अधीन करून घेतलेले होते या गोपी बासरीचे ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकीना न कळवताच प्रियतम जिथे होता तिकडे जाण्यास निघाल्या त्यावेळी भरभर चालण्याने त्यांचा कानातील कुंडले झोके घेत होती बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गायींची धार काढीत होत्या त्या अत्यंत उत्सुक होऊन धार काढणं अर्धवट टाकून निघाल्या ज्या दूध तापवीत होत्या त्या ऊतू जाणारे दूध तसेच सोडून आणि ज्या लापशी करीत होत्या त्या भांडे चुलीवरून खाली न उतरवताच निघाल्या ज्या जेवायला वाढत होत्या त्या वाढण्याचे काम सोडून त्या ज्या मुलांना दूध पाजित होत्या त्या पाजणे सोडून ज्या पतींची सेवा करीत होत्या त्या सेवा सोडून आणि ज्या स्वत जेवित होत्या त्या भोजन करणे सोडून निघाल्या काही गोपी आपल्या शरीराला चंदन आणि उठणं लावित होत्या तर काही डोळ्यांमध्ये काजळं घालित होत्या त्या ते करायचं सोडून आणि उलटसुलट वस्त्रालंकार घालून श्रीकृष्णाकडे गेल्या पतीनी, पित्यांनी भाऊ आणि जाती बांधवांनी त्यांना अडवले तरी गोविंद चित्तहरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झालेल्या होत्या की त्या थांबल्या नाहीत त्यावेळी काही गोपी घरामध्ये होत्या त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि त्या अतिशय तन्मयतेने श्रीकृष्णाचे ध्यान करू लागल्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णाच्या असे विरहाच्या तीव्र वेदनांनी त्यांच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली की त्यामुळे त्यांचे, त्यांचे पाप भस्म होऊन गेले आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णांना दिलेल्या अलिंगनाच्या सुखामुळे त्यांचे पुण्यही संपले अशा रीतीन पापपुण्य संपल्यामुळे त्यांचे गुणमय देह नाहीसे झाले झार बुद्धीने का त्या परमप्रूषाशी त्यांचे निलन झाल्यामुळे त्यांचे कर्मबंधन तात्काळ नाहीसे झाले त्यामुळेच त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला आणि त्या देही झाल्या राजाने विचारले मुनिवर्य श्री कृष्णानं गोपी फक्त आपला परम परमप्रियतमच मानित होत्या त्यांना ते काही ब्रम्ह वाटत नव्हते अशा प्रकारे गुणांमध्ये आसक्त असणाऱ्या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाहरूप असलेल्या या संसाराची निवृत्ती होणे कसे शक्य आहे श्री म्हणाले मी तुला यापूर्वीच सांगितले होते की चेदिराज शिशुपालाने भगवंतांबद्दल द्वेषभाव ठवून सुद्धा त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली तर मग ज्या गोपी श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम करतात त्या त्यांना प्राप्त होतील यात काय आश्चर्य राजा अविनाशी अनंत निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणाऱ्या भगवंतांचे प्रकट होणे हे माणसांच्या परमकल्याणासाठीच आहे म्हणून काम क्रोध भय स्नेह नाते नातेसंबंध किंवा भक्ती यापैकी कोणत्याही भावनेने भगवंतांचे नित्य जोडले गेलेले जीव त्या भगवंतांशी एकरूप होतात तुला योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अजन्मा भगवंतांच्या बाबतीत मुळीस आश्चर्य वाटायला नको कारण त्यांच्या केवळ संकल्पाने स्थावरिक मुक्त होतात त्या गोपी जवळ आलेल्या पाहून वक्त्या श्रेष्ठ असणाऱ्या भगवंतांनी आपल्या वाकचातुर्याने त्यांना मोहित करीत म्हटले महाभाग्यवान गोपीनो तुमचे स्वागत असो तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू ब्रजामध्ये सर्व कुशल आहे ना यावेळी तुम्ही इकडे का आलात सांगा बरे हे सुंदरी आधीच ही रात्र भीतीदायक त्यात यावेळी हस्त्र प्राणी इकडे तिकडे फिरत असतात तुम्ही घरी परत जा स्त्रियांनी इथं थांबणं बरं नव्हे तुम्ही दिसत नाहीत असं पाहून तुमचे आई वडील पती पुत्र किंवा भाऊ तुम्हाला शोधतील त्यांना घाबरवून सोडू नका चंद्राच्या किरणाने धवल झालेले यमुनेवरील वाऱ्याच्या मंद गतीने हालणाऱ्या झाडांच्या पानांनी शोभणारे फुलांनी बहरलेले हे वन तुम्ही पाहिलेत ना तर आता घरी परत जा हे पतिव्रतानं उशीर करू नका आपल्या पतींची सेवा करा तुमच्या घरातील मुले रडत असतील दूध पाजा वसरे हमरतना गायज सोडन गायारा का अत्यंत प्रेमाने पराधीन होने तुम्हें इधे आल तो ही योग्यच सर्व प्राणी मे प्रेम कर कल्याण गोपीनो पति की बधवानी निष्कपट भाव सेवा कर मुला बान पोषण करण हा स्त्री श्रेष्ठ धर्म आ ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारचा पतीचा त्याग करू नये मग तो वैट स्वभावाचा भाग्यहीन वृद्ध मूर्ख रोगी किंवा निर्धन का असेना कुलीन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणे तर सर्वथे निंदच आहे हे कुकर्म स्वर्गप्राप्तीला विघातक अपकीर्तिकारक हीन कष्टप्रद आणि भया, नरक भयाला कारण आहे गोपींनो माझा लीला आणि गुणांच्या श्रवणाने रुपाच्या दर्शनाने या सर्वांचे कीर्तन आणि ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते तशी माझ्याजवळ राहून होत नाही म्हणून तुम्ही सगळ्याजणी घरी परत जा श्री म्हणतात भगवान श्रीकृष्णांचे हे स्वतःला न भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या त्यांना अपार चिंता लागून राहिली शोकामुळे चाललेल्या उष्ण श्वासांमुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरखी झाले त्यांनी माना खाली घातल्या आणि पायांच्या नखानी त्या जमीन उकरू लागल्या डोळ्यातून काजळासह वाहणारे अश्रू वक्षस्थळापर्यंत पोहोचले आणि तिथे लावलेले केशर त्यांनी धुवून टाकले त्यांचे हृदय दुःखाने इतके भरून आले की त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना कृष्णासाठी गोपींनी सर्व कामांना सोडून दिलेल्या होत्या श्रीकृष्णावरच त्यांचे अनन्य प्रेम होते त्यांचे हो हे निष्ठुर होल ऐकून त्यांना रडूच कोसळले रडून रडून लाल झालेले डोळे पुसून प्रणय कोपामुळे सदगदित झालेल्या वाणीने त्या प्रियतमाला म्हणू लागल्या हे प्रभू आपण असे निष्ठूर बोलू नये आम्ही सर्व काही सोडून फक्त तुमच्या चरणांवरच प्रेम करीत आहोत तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात तरीही जसे आदी पुरुष भक्तांना भसतात तसेच तुम्ही आमच्यावरही प्रेम करा आमचा त्याग करू नका हे प्रियतमा धर्माचे मर्म तुम्ही जाणता आपले पती पुत्र आणि बांधवांची सेवा करणं हा स्त्रियांचा स्वधर्म आहे असे तुम्ही म्हणालात तर मग या उपदेशानुसार आम्हाला सर्वांचे पती असणाऱ्या तुमचीच सेवा केली पाहिजे कारण तुम्हीच या उपदेशाचे विषय आहात तुम्हीच तर शरीर धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात आत्मज्ञानी लोक तुमच्यावरच प्रेम करतात कारण तुम्ही नित्य प्रिय असा त्यांचा आत्मा आहात असे असता अनित्य आणि दुःखद पतीपुत्रांशी आम्हाला काय करायचे आहे हे परमेश्वरा म्हणून आमच्यावर प्रसन्न व्हा आणि हे कमलनयना पुष्कळ दिवसांपासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आशा धुळीला मिळवू नका हे मनमोहना आजपर्यंत आमचे चित्त घरात रमत असे म्हणूनच आमचे हातही घरकामात लागत परंतु आनंद स्वरूप तुम्ही आमचे हे चित्त सहज चोरून घेतले क्या मने हे चरणकमल सोड एक पौलभर सुधा दुसरी तैयार नहीं मग्रजा कस जाए मधुर हास्य प्रेमपूर्वक कटाक्ष मनोहर संगीता ने आमया में तुम्हार विषयी ज्यादा प्रेमा की जी आग ती तुम्हें तुम्हारा अधरमृता प्रवाहा विजवन टा आम्ही तुमच्या विरह व्यथेच्या आगीने आमची भौतिक शरीर जाणून ध्यानाने चरण कमलांची प्राप्ती करून घेऊ हे कमलना वनवासी लोक तुम्हाला प्रिय आहेत म्हणूनच ज्या चरणकमलांच्या सेवेची संधी लक्ष्मीला सुद्धा क्वचितच मिळते त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला प्राप्त झाला त्या दिवसापासून तुमच्याकडून आनंद मिळविलेल्या आम्ही दुसऱ्या कोणासमोर एक क्षणभर सुद्धा थांबण्यास असमर्थ ठरलेलो हो। आहोत मग सेवात दूरच स्वामी जिचा कृपा कटाक्ष प्राप्त करून घेण्यासाठी इतर देव प्रयत्न करीत असतात ती लक्ष्मी तुमच्या वक्षस्थळावर स्थान मिळालेले असतानाही तुमच्या चरणांवर वाहिलेल्या तुळशीबरोबर तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगते करण सर्व भक्तांनी तिचेच सेवन केले आहे म्हणून आम्ही सुद्धा त्यास तुमच्या चरण धुळेला शरण आलेलो आहोत हे दुःख नाशना आता आमच्यावर कृपा करा तुमच्या सेवेचा अभिलाषेने आम्ही घर सोडून तुमच्या चरणाजवळ आलेलो आहोत हे पुरुषोत्तमा तुमचे मधुर स्मित आणि प्रेमळ नेत्रकटाक्षाने आमच्या हृदयामध्ये मिलनाच्या आकांक्षेची आग भडकलेली आहे आम्हाला केवळ आपल्या सेवेची संधी द्या प्रियतमा ज्याच्यावर कुरळे केस भुरभुरत आहेत असे तुमचे सुंदर मुखकमल कुंडलांनी शोभणारे गाल अधरामृत स्मितहा्य युक्त कटाक्ष शरणागताना अभय देणारे बाहू आणि तुमचे केवळ लक्ष्मीलाच रमविणारे हे वक्षस्थळ पाहून आम्ही तुमच्या दासी झालेलो आहोत प्रिय श्यामसुंदरा तर अलोक्यात अशी कोणती स्त्री असेल की जी तुमच्या बासरीवरील मधूर पदे आणि दीर्घ ऐकून तसेच गायी पक्षी वृक्ष आणि हरिण यांना सुद्धा रोमांचित करणारे त्रैलोक्य सुंदर रूप पाहून आर्य मर्यादेपासून विचलित होणार नाही जसे नारायण देवदांचे रक्षण करतात तसेच तुम्ही खात्रीने म्रजमंडलाचे भय आणि दुःख नाहीसे करण्यासाठीच प्रगट झालेले देव आहात म्हणून दुःखितांचे कनवाळू हे प्रियतमा आपल्या या दासींच्या दुःखतप्त वक्षस्थळावर आणि मस्तकावर तुम्ही आपले करकमल ठेवा श्री शुभ म्हणतात योगेश्वरांचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी गोपींची व्यथा ऐकली तेव्हा त्यांची त्यांना करुणा आली आणि जरी ते आत्माराम असले तरीसुद्धा हसून ते त्यांच्याबरोबर रममाण झाले प्रियतमाच्या दर्शनाने ज्यांची मुखकमले प्रफुल्लित झाली आहेत अशा एकत्र एक जमलेल्या त्या गोपींबरोबर उत्कट हावभाव करणारे श्री कृष्ण जेव्हा खुलून हसत तेव्हा त्यांच्या कुंदकळांसारखे दातांचे शुभ्र किरण बाहेर पडत त्यामुळे ते तारकाने वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभत होते शेकडो गोपींच्या समूहांचे स्वामी श्रीकृष्ण वैजयंतीमा धारण करून वृंदावनाला शोभा आणीत विहार करू लागले त्यावेळी गोपी आपल्या प्रियतमाचे गुणगान करीत तर श्रीकृष्ण गोपींचे गुणगान यानंतर श्रीकृष्णाने गोपींसह शुभ्र वाळू असणाऱ्या यमुनेच्या वाळवंटामध्ये जाऊन क्रीडा केली ते वाळवंट हल्ल्यामुळे आनंद देणाऱ्या कुमदिनीच्या सुगंधयुक्त वाऱ्याने सुवासित झालेले होते हात पसरून आलिंगन देणे गोपींचे हात वेणी मांड्या कमरपट्टा स्तन वगैरे अंगांना स्पर्श करणे विनोद करणे नखे लावणे कटाक्ष टाकणे स्मितहास्य करणे इत्यादी क्रीडांनी गोपींचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत श्रीकृष्ण त्यांना रमवू लागले अनासत्ता असूनही भगवान श्रीकृष्णांकडून जेव्हा गोपीना असा मान मिळाला तेव्हा त्या ते जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असं समजू लागल्या त्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून अहंकारही उत्पन्न झाला आहे असे जाणून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण तिथेच अंतर्धन पावले अध्याय एकोणतीसावा समाप्त